श्लोक पन्नास वा संजय उवाच इत्यर्जुनम वासुदेवस्तोक्कम रूप दर्शयामास भूय आश्वासयामास चीतमेन भूत्वा वपुर महात्मा संजय म्हणाला असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वतःचे म्हणजे पूर्वीचे रूप दाखवले उन्हा सौम्य स्वरूप सो धरी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला श्री कृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रकट केले होते तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्ण रुपात एकत्र करून साठवले जैसे त्व पद हे आघवे तत्पदार्थी सामावे अथवा द्रुमाकारू साठवे बीजकणिके जेवी ज्याप्रमाणे त्वम हे सर्वपद, पद म्हणजे अल्पज्ञ अल्पशक्तीमन परतंत्र परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष जे कुटस्थ चैतन्य तत्पदाच्या अर्थामध्ये म्हणजे सर्वज्ञ सर्व स्वतंत्र विभू अशा ईश्वर तत्वाचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणात साठवत ना तरी स्वप्न संभ्रमू जायचा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते त्याप्रमाणे तो योग म्हणजे विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णाने आपल्या सामावून घेतला जैस्री प्रभा हारथी बिंबी कि जळद संपत्ती न भी भरते सिंधूर भी रिगाले राया ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावते किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लिन होतात राजा धृत राष्ट्रात समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते हो जे कृष्ण कृतीची ये होती विश्वरूपटाची घडी ते अर्जुनाची ए आवडी उकलु नवी त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूप रूपी वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंती करता देवानी उकलून दाखवली तवपरिमाणा रंगू तेने देखील सावी या चांगू तेथे ग्राहकी नवेची लागू म्हणून घडी केली पुढती तेव्हा एखादे वस्त्र विकत घेणारे गिराईक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज पाहते त्याप्रमाणे अर्जुनाने त्या, अर्जुना त्या विश्वरूपरूपी वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज चांगली पाहिली त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवही नाही म्हणून देवानी विश्वरूपरूपी वस्त्राची सगुण कृष्णाकृती रूपी पुन्हा घडी केली जैसे वाढीचे निबुवसपणे जिंकले होते त्या विश्वरूपाने वाढलेले कृष्ण रूप पुन्हा शांत सगुण व सुंदर असे झाले किंबहुना आनंद धरिले धा कुटपण मागुते परि आश्वासिले पार्थाते बिहाली आसी फार काय सांगावी श्री कृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले पण बिहालेला अर्जुनाला धीर दिला किरीटी सी त्यावेळी स्वप्नात स्वर्गात गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा म्हणजे तो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो तसे अर्जुनास वाटले नातरी तरी गुरुकृपे सवे बोसरले या प्रपंच ज्ञान आघवे स्पुरे तत्व तेवी पांडवे मूर्ती देखील अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर जसे एक ब्रह्म मात्र स्फुरते त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्ण मूर्ती पाहिली तया पांडवायची आड विश्वरूपाची वाटले कि माझ्या आणि चतुर्भुज मूर्तीच्या आड म्हणजे मध्ये जो विश्वरूपाचा पडदा होता तो पलीकडे निघून गेला हे चांगले झाले काय काळात जिनोनी आला कि महावा तू मागास आपुलिया बाही उतरला सात सिंधू जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटवली अथवा आपल्या हाताने सात समुद्र पोहून उतरून आला ऐसा संतोषू बहुचिते घे जत असे पांडुसुते विश्वरूपाठी कृष्ण ते देखो निया अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्ण रुपाला पाहून आपल्या मनाने असा फार आनंद मानला मग सूर्याच्या अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसी देखो लागला अवनी लोकांसहित मग सूर्य मावळ्यावर पुन्हा आकाशात चांदण्या प्रकट होतात त्याप्रमाणे अर्जुन हा लोकसंग्रह सहित पृथ्वी पाहावायच लागला पाहित कुरुक्षेत्र तैसेची दवही भागी झाले गोत्र वीर वर्षत शस्त्रास्त्र संघाट वारी अर्जुन पाहवायच लागला तो ते कुरुक्षेत्र तसेच होते दोन्ही बाजूंना नातलक मंडळी तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती आणि वीर शस्त्रांचे समुदायांचे समुदाय वर्षाव करीत होते तया बाणांची मांडपा आयसाची रथू आू धुरे बैसला लक्ष्मी कांतू आपण तळी त्या मानवात रथ बानाच्या मार्वीप्रमाणे होता व घोडे हाकण्याच्या ठिकाणी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण मग म्हणे जियालो ऐसे आता पराक्रम हा ज्याचा खेळ आहे त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे पाहिले मग श्रीकृष्णस म्हणाला आता मी जगलो अस मला वाटत रान अहंकारे सी मन देशोधी जा सोडून भयाने रानुमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंदा झाले होते इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा प्राण चुकली ऐसी आपली शरीर ग्रामीकडे धावण्याची विसरली होती व वाचाही प्राणास मुकली होती म्हणजे बंद पडली होती याप्रमाणे शरीर रूपी गावात दुर्दशा झाली होती तिये घिवंत भेटली प्रकृती आता जिताने श्रीमूर्ती जा बुद्धी मन व इंद्रिये सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आली आता श्री कृष्णा यांना जिवंत पण प्राप्त झाले आहे म्हणजे ही आपल्या स्वभावावर येऊन आपली कामे करावयास लागली आहेत श्लोक एकावन्न अर्जुन उवाच दृष्टवेदम मानुष रूप तव सौम्यम जार्दन इमि संकृती गत अर्जुन म्हणाला हे जनार्दना हे तुझे सौम्य मानव मान रूप पाहून तुमचे रूप देखील मानुष हे असा त्यांनी मनात आनंद मानला व मग तो कृष्णस म्हणाला महाराज तुमचे हे मनुष्य रूप एकदाचे माझ्या दृष्टीच पडले हे रूप दाखवणे देवराया की मज अपत्या तुवा माया दिधले। हे देवा हे देवादी म्हणजे मी जे चुकलेले मूल, त्या मला तुझी माझी आई तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले जी विश्वरूपाच्या सागरी होतो तरंग वावेवरी तो ये ने निगालो आता महाराज विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने आपल्या चतुर्भुज मूर्ती आई केवारकापूर सुहाडा मज सुक झाडा हे भेटी नवे बहुळा मेघाचा केला हे द्वारकेचा राजा ऐक आएक... विश्वरूप या रूपाची भेट भेट भेट ही ही नवे, तर लागलेले त्या मला सायाज अमृतसी धुहा भेटला आता जि न्याचा फिटला अभरवसा तहाने पिडलेला जो मी त्या मला हा चतुर्भुजी श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला आता माझ्या जगण्याविषयीचा संशय दूर झाला माझ्या हृदय रंगणी होत आहे हरिखल सुखेशी बुझावणी जादय देशात आनंदाच्या वेलाची लावणी होत आहे आज सुखाची व माझी गाठ पडत आहे श्लोक बावनवा उवाच सुदूरदर्शमिदम रूप दृष्टवानसीम देवा दर्शन काक्षि श्रीकृष्ण म्हणाले महत्प्रयासाने हि दिसण्याला कठीण असे जे माझे रूप ते तू पाहिलेस त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील उत्सुक आहेत या या पार्थाची या बोला सवे हे काय गा देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की या अर्जुनाच्या भाषणा बरोबर भगवंत म्हणाले हे काय रे तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून मग सगुणाकडे ये मग इ श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती ते शिकवण सुभद्रापती विसरला मग या सगुन मूर्तीला विश्वरूपावर दृढ प्रेम ठेवून नुसते रिकामे नुसते देह सामुग्रीने भेटावे हे सुभद्रापती अर्जुना ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती ती तू विसरलास अग आंधळी अर्जुना आता आली हे होसा आना चुकी भाव अरे अविचारी अर्जुना एवढा मोठा मेरू पर्वत म्हणजे सोन्याचा पर्वत पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याजे काही महत्व वाटत नाही अशी जी मनाची जोडे तपे करीत तरी आम्ही तुझ्या पुढे जे विश्वरूप दाखवले ते शंकराला सुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही आणि अष्टांगादी संकटी योगी शिणताती किरीटी परी नाही भेटी जयाची अर्जुना योगी हे अष्टांग योगासारखे संकटे आचरण करून शिणतात परंतु ज्या विश्वरूपाच्या भेटीचा म्हणजे दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाही ते विश्वरूप एका देळ काही देखो अळुमाळ ऐसे स्मरता काळ जातसे देव ते विश्वरूप एखाद्या वेळी थोडेसे तरी आम्ही केव्हा पाहू असे चिंतन करताना देवांचा काळ जातो आशेची जैसे आशारूप ओंजळ हृदय रूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहतात तैसे उत्कंठा निर्भर होऊनिया सुरनर आठही भेटी जयाची। या प्रमाणे देव व मनुष्य हे विश्वरूप दर्शनाचे उत्कंठेने आतुर होऊन आठही प्रहर म्हणजे रात्र दिवस विश्वरूपाची भेट होईल काय म्हणून घोकीत बसतात परी विश्वरूपा सारिखे स्वप्नी हि कोणी न देखे ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखील परंतु विश्वरूपासली नाही असे हे विश्वरूप ते सुखाने पाहिलेस श्लोक त्रेपन्न नाहम वैद्यर्न तपसा नेजया शक्य एवष्टु दृष्टवानसी माम यथा ज्या प्रकारे तुम्हाला पाहिलेस त्या प्रकारे वेद पठनाने तपाने दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही परंतु अर्जुना या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनच नही। मार्ग नाही म्हणजे मार्ग सापडत नाही व सहा शास्त्रांसह वेद लागना लाग लागल्याने या विश्वरूपान मागे हटले माझ विश्वरूपाची या मोहरा चालाव या धनुर्धरा तयाची या माझ्याकडे चालत येण्याला अर्जुना तपांच्या सर्व समुदायाला सुद्धा सामर्थ्य नाही आणि दाना किर कानडे मी यज्ञी हि तैसा न सापडे जैसे नी सुरवाडे देखील तुवा आणि तू जशा विस्ताराने मला पाहिलास तसा मी दानाने दिसण्यास खरोखर कठीण असून यज्ञानेही मी तसा पाहण्यास सापडत नाही तैसा मी आतुडेगा अवधारी जरी भक्ती येऊनिवारी चित्तात चित्ता तेगा। तू ज्या विस्ताराने मला पाहिलास तसा मी एकाच प्रकाराने म्हणजे मार्गाने पाहण्यास सापडतो व तो प्रकार हाच कि जर भक्ती येऊन चित्ताला बरेल तरच मी पाहावाया सापडतो हे लक्षात ठेव श्लोक चौपन्न भक्तिया तत्वेष्टुम पण हे शत्रुनाशना अर्जुन अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्तीच्या योगाने जाणणे पाहणे आणि मत स्वरूपाने माझ्या लीन होणे शक्य आहे परि भक्ती ऐसे पर्जन्याची सुटीका जैसी धरा वाचून अनारिसी गतीची नेणे परंतु तीच भक्ती अशी आहे की पावसाच्या वृष्टीला पृथ्वी वाचून जशी निराळी गती ठाऊक नाही तशीच म्हणजे त्या भक्तीला मज वाचून दुसरा विषयच नाही अशी आहे का सकळ संपत्ती घेऊन समुद्राते गिवसीती गंगा अनन्य गती मिळाली ची मिळे अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी जशी समुद्राचा शोध करीत एकनिष्ठेने समुद्रात मिळाली असून पुन्हा प्रेम एक सरे मजमाजी संचरे मीची होमुदायासह अनावर प्रेम मदरूप होऊन एकसारखे माझ्या मध्ये प्रवेश करते आणि मी ऐसा थडीए माझारी सरीसा क्षीरा जैसा क्षीराची आणि क्षीरा समुद्र जसा काठास व मध्ये ही एकसारखा दुधमयच असतो त्याचप्रमाणे मी सारखा आणि सर्व व्यापी आहे तैसे मज लागुनी मुहुना चराचरी भजना का दुसरी भ्रांती नाही ते भजनाला दुसरे काही आहे, जाणवे जाणीतला तरी स्वभावे दृष्ट होय असे ज्यावेळी होईल त्याच क्षणाबरोबर मी म्हणजे भगवंत विश्वरूप आहे असे कळेल आणि असा मी समजल्यावर साहजिक रीतीने मी तसा विश्वरूप दिसेल मग इंधनी अग्नि उद्दीपे आणि इंधन हे भाषा हारपे ते अग्निची होऊनि आरोपे मूर्तजेवी मग काष्ठात घषणाने अग्नि उत्पन्न झाल्यावर काब्द नाहीसा होऊन ते काष्ट जसे मूर्तीमंत अग्निपनते का उदय नकी जे हो ते जागनची होदय केला नाही तो पर्यंत आकाशच अंधार होऊ नसते मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशच एकसारखे प्रकाश मनवते हो तैसे माझा साक्षातकारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची एरझर संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते हे लक्षात ठेव एक मीची आधी स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो मग मी तो आणि सर्व विश्व हे एक मीच स्वभावत आहे फार काय सांगावे तो ऐक्यभावने माझ्या मध्ये सामावला जातो श्लोक पंचावन्न मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्त मत संगर्जिहरषु पांडव हरिओ तत्सदीत्री श्रीमद्भगवगीतासुपनिषदु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे विश्वरूपदर्शन योगो नाम एकादशोध्याय हे पांडवा, मत प्रित्यर्थ कर्म करणार मी ज्याचे प्राप्तव्य आहे असा माझा भक्त रहित, सर्व संगीतांच्या ठिकाणी जगी गोमटे नाही जो भक्त माझ्या एकट्या करता शरीराने कर्मे आचरतो आणि ज्याला जगामध्ये माझ्या बाजून दुसरे काही चांगले नाही दृष्टा दृष्ट सकळ जयाचे मीची जेने फळ मजची नाम ठेविले ज्याचा इह लोक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व जाने आपले जगण्याचे प्रयोजन माझीच प्राप्ती होणे हेच ठरवले आहे मग भूते हे भाष विसर कल्पनेची गोष्ट त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही म्हणून तो निर्वैर झाला आता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो ऐसा तो भक्तू होय तयाचे त्रिधा तुक हे जाई जाय तरी मिठी होऊन पांडवागा। अरे अर्जुना असा जो भक्त आहे त्याचे हे शरीर ज्यावेळी पडते त्यावेळी तो मीच होऊन राहतो ऐसे जगद उदर दोन तेने करुणा रसा रसाळे रसा संजयो म्हणे बोलिले, श्री कृष्ण देवे जगत उदरामध्ये असल्यामुळे दोन दिल व करुणाच्या रसाने रसाळ असे श्री कृष्ण देव ते याप्रमाणे बोलले असे संजय धृत राष्ट्राला या य यावरी तो पांडू कुमरू जाहला आनंद संपदा थोरु आणि कृष्ण चरण चतुरु एक जगी असे श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंद रुपी धनाने थोर झाला आणि श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यात जगामध्ये तोच एक चतुर होता देवाची न चित्ती तब बिश्वरूप होती देखि लाभू त्या देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तामध्ये चांगल्या न्याहाळून पाहिल्या तेव्हा विश्वरूपा पेक्षा कृष्णाच्या सगुण रूपा मध्ये फायदा आहे असे त्याला आढळून आले परंतु त्याच्या या समजुतीला देवाने मान दिला नाहीच कारण व्यापक रूपापेक्षा म्हणजे विश्वरूपा पेक्षा, पेक्षा एकादेशी रूप म्हणजे चतुर्भुज रूप हे बरे नव्हे असे श्रीकृष्ण म्हणाले वया लागी एक दोन चांगी उपपत्ती शरंगी हला. आणि हेच चतुर्भुज रुपा पेक्षा विश्वरूप बरे ही गोष्ट स्थापित करण्याकरता एक दोन चांगल्या युक्ती श्री कृष्ण दाखवते झाले ती एकोनी सुभद्रा कांतू चित्तीय आहे म्हणतो तरी होय बरवे दोन्ही आतू ते पुढती पुसो त्या युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो या दोनही रूपामध्ये कोणते पर्या आहे ते देवाला आता यापुढे विचार ती या ऐकून सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतो तरी होय बरवे दोन्ही आय पुढ ती पुसो ती युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो या दोन्ही रूपामध्ये कोणते परे आहे ते देवाला आता यापुढे विचारू ऐसा आलोचू करूनी जीवी आता पुसती वोज बरवी आदरील ते परिसावी पुढा कथा याप्रमाणे करून आता तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारिल ती कथा पुढे आहे ती ऐकावे प्रांजळ ओवी वि प्रबंधे गोष्टी सांगी जाईल विनोद निवृत्ती प्रसादे ज्ञान देव म्हणे निवृत्तीनाथांच्या पायांच्या कृपेने ही कथा सोप्या अशा ओबी छंद सांगण्यात येईल असे ज्ञानेश्वरी उगुली विश्वरूपाच्या मी शुद्ध भावना रूप ओंजळीत ओव्या रुपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केली असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीमद्भवादिपिकायां एकादशोध्याय हरये नम हरये नम हरये नम श्रीकृष्णार्पणमस्त